श्री गणेशायन महा इति, श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे म्हणाले रामा पूर्वी सांगितल्याप्रमाणे लीला आणि सरस्वती देवी ह्या दोघी पद्मराजाच्या मंदिरात प्रवेश करून आल्या तो त्या ठिकाणी विदुरथ राजाच्या पूर्वी मरण पावलेली आणि त्याच्यापूर्वी पद्मराजाच्या शवाच्या बाजूला येऊन उभी राहिलेली ले, विदुरथ लिला त्यांच्या दृष्टीस पडली तिचा वेश आचार, देह, वासना, रूप, आकार, आचारपणा होता हातात सुंदर चौरी घेऊन ते आपल्या पतीला वारा घालत होते उदय पाहुणारा चंद्रदूचा आकाशाला सुशोभित करतो त्याप्रमाणे ते मनोहर लीला भूतल भूतला सुशोभित करीत होते तिने मौन धरण केले असून रमणीय मुख तिच्या डाव्या हातावरील दिसणाऱ्या प्रमाणे तिचे शरीर शोभीवंत दिसत होते आपल्या रमणीय नेत्र कटाक्षामुळे ती मालती किंवा नील कमले यांचा जणू सर्वत्र वर्षावत आहे असा भास होत होता आपल्या त्या अनुपमा आवडण्यामुळे आकाशातील क्षीण झालेल्या चंद्राला ती तेजस्वी करते आहे की काय असे वाटत होते त्या पद्मराव शेजारी उभी असलेली ती लीला, म्हणजे श्री विष्णूच्या शेजारी उभ्या लक्ष्मीप्रमाणे किंबहुना ती वसंत ऋतूची शोभा असून ती पुष्पराशीतूनच उदय पावली आहे की काय असाच पाहणाराला भासच होता ती लिला आपल्या पतीच्या मुखाकडे एकटक पाहत असून हाताने वारा घालण्याचे तिचे काम सतत चालूच होते तिचे मुख किंचित म्लान झालेले असून जिच्यातील चंद्र अंशतः क्षीण झालेला आहे अशा रात्रीप्रमाणे ती त्यावेळी दिसत होती लीला आणि सरस्वती देवी सत्यसंकल्परूपी असल्यामुळे विदुरथ लिला त्यांच्या दृष्टीस पडत होती परंतु त्या दोघींना पाहणे विधुरथ लिलेला मात्र शक्य नव्हते श्रीरामाने विचारले भगवान पतीच्या अंतपुरामध्ये देह ठेवून पूर्वीची लिला राणे देवी देहाला पाहू लागली असे आपण सांगत आहात याचा अर्थ मला मुळीच समजत नाही त्या देहाचे काय झाले तो देह कोठे निघून गेला की काय मला याचा उलगडा करून सांगा त्यार श्री वशिष्ठ म्हणाले अरे पण रामा त्या लिलेचे शरीर अगोदर होते कुठे त्या देहाची सत्यता कसली घेऊन बसलाय अरे बाबा ती केवळ मृग जला भ्रांती होते हे सर्व जग आत्माच आहे मग अशा स्थिती देहात एकांच्या कल्पना त्यात आल्या कुठून ब्रह्मच आनंद रूप असून त्यालाच तेवढी पारमार्थिक सत्यता आहे इतकेच नव्हे तर जे जे दिसते ते, ते, ते सर्व चिद्रुपच आहे हे तत्व लक्षात ठेव आपण ब्रह्मच आहोत हे तत्व किंवा हा बोध लिलेच्या ठिकाणी जसजसा दस वृद्धिंगत होत गेला तसतसे तिचे आधीभौतिक शरीर बर्फाप्रमाणे वितळून ब्रम्हप झाले ज्ञानाने आतिवाहिक देहाचा उदय झाल्यामुळे जे दृश्य चिद्रुपत्वाने तिला यावेळी दिसले त्यालाच पूर्वी भ्रांतीमुळे पृथ्वी आदी करून नावे तिने दिलेली होती आणि यालाच आधीभौतिक असे म्हणतात पण वास्तविकपणे विचार केला तर आधीभौतिक म्हणून आत्म्याव्यतिरिक्त काही वस्तू नाहीच सशाच्या शिंगाला जेवढी सत्यता असते तितकीच सत्यता पंचमहाभूता नाही एखाद्या मनुष्याला स्वप्नात आपण हरिण बालक आहोत असे वाटले अशी कल्पना कर आता जागी झाल्यानंतर तरी मग त्याचा हरिणपणा नष्ट होणार हे तर उघडच आहे ना मग अशा स्थितीत तो हरिणाचं शरीर शोधण्याच्या खटपटीत कधीतरी पडेल का अर्थातच नाही स्थूल शरीराची स्थिती तशीच होती ब्रह्मज्ञानाने तिचा आधी भौतिक देह बोधित झाल्यानंतर त्या भौतिक देहरूपी मृगजलाच्या पाठीमागे तिने काय म्हणून लागावे ज्याला भ्रम झाले असतो त्याला असत्यवस्तूही सत्य भासते पण तो भ्रम नाहीसा झाला म्हणजे असत्यवस्तू शोधत बसण्याचे त्याला काहीच कारण नाही ज्यादा रज्जू वर्पा भ्रम रज्जू ज्ञान सर्पभ्रमाज हो सर्पा नंतर शोध कर हा अखिल्रम्हडा पसारा अबुद्ध मनाने उत्पन्न के बीजा वासत्या वा है सृष्टि देखा स्वप्नातील स्थितीप्रमाणे सर्व अज्ञ जनांच्या अनुभवाला येत आहे भोवळ मनुष्याला जसा सर्व पृथ्वी फिरत असल्याचा भ्रम उत्तम होतो तर त्याप्रमाणे ज्यांचे आपल्या स्थूल देहाशी तादात्म्य झालेले आहे अशा अज्ञ जीवांना हा स्वप्न प्रपंच सत्य भासो परंतु ज्यांच्या ठिकाणी परमार्थ दृष्टी बांडलेली आहे त्यांना असला भ्रम होणे शक्यच नाही श्रीराम म्हणाला योग्याच्या देहाला आधी भौतिकता नसते म्हणजे त्याला स्थूल देह नसतो असे पण म्हणता परंतु योगी जिवंत असताना किंवा त्याचा देह मृत झाला असताना तो लोकांना प्रत्यक्ष दिसतो याची वाट काय योग्याचा अतिवाहिक देह तर लोकांना दिसणे शक्यच नाही आणि स्थलदेह ज्ञानाने गलित झाल्यामुळे तर तो मुळीच दिसता कामाने मग जो देह लोकांना दिसतो तो, तो देह कोणता श्री वशिष्ठांनी स्पष्टीकरणा म्हटलं राघवा योग्यांचे मरण हे दोन प्रकारचे असते प्रारब्ध भोगाकरता योगी नानाविध देहांची स्वेच्छेने कल्पना करत असल्यामुळे त्या प्रत्येकवेळी येणारे कल्पित मरण हा एक प्रकार आहे दुसरा प्रकार म्हणजे ज्यावेळी सर्व प्रारब्धाचा था क्षय होऊन योगी विदेहमुक्त होतो त्यावेळचा हो आता या दोन प्रकारापैकी पहिल्या प्रकारच्या मरणामध्ये योगी ज्यावेळी एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो त्यावेळी त्याचा पूर्व केव्हाही अवशिष्ठ राहत नाही तेव्हा स्वप्नात ज्याप्रमाणे एका देहाचा त्याग करून मनुष्य दुसऱ्या देहात प्रवेश करतो त्यावेळी त्याचा पूर्वीचा काल्पनिक देह शिल्लक राहत नाही त्याप्रमाणेच योग्याच्या या अनेक देहांची स्थिती असते दे। आता दुसऱ्या प्रकारच्या मरणाच्या वेळी म्हणजे सर्व प्रारब्धाचा क्षय होऊन योगी जेव्हा मुक्त होतो तेव्हाही योग्याचा देह इतर लोकांना भासमान होत असला तरी तो वस्तुत नसतोच ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशातील दवाचा बिंदू किंवा शरद ऋतूमधील आकाशातील पांढरा मेघ हळूहळू गलित होत जातो त्याप्रमाणे योग्याचा देह हळूहळू क्षीण होत जाऊन तो लोकांच्या दृष्टीत पडतोच असाही काही निश्चयाने नियम करता येत नाही कारण आकाशात उडालेल्या पक्षी क्षणात अदृश्य होतो त्याप्रमाणे योग्याने आपले भौतिक शरीर नष्ट व्हावे आणि ते कोणाच्याही दृष्टीस पडू नये असा संकल्प केल्याबरोबर त्याचा स्थूल देह प्रत्यक्ष योग्यानाही दिसू शकत नाही मग सामान्य तो दिसण्याची गोष्ट तरी कशाला बोलायची योगी देहात असताना सुद्धा त्याचा देह लोकांना दिसत असतो याचेही कारण आपण स्थूल शरीराने लोकांना दिसावे असा त्याचा संकल्पच योगी स्वतः अतिवाहिक देहानेच नित्यस्थित असता त्याच्या आणि त्याबरोबर अज्ञ वासना वासनाभ्रमामुळे क्वचित तो मृत झाला आहे किंवा जिवंत आहे अशा तऱ्हेचा प्रत्यय येत असतो जेव्हा योगाच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उदय होतो तेव्हाच त्याचा स्थूल देह बाधित होतो त्यामुळे आधिभौतिक देहविषयक भ्रांती त्याच्या चित्तात अवशिष्ट राहणे शक्यच नसते रज्जूचे सत्यज्ञान एकदा झाले म्हणजे सर्पबुद्धी शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानोदयकालीच योग्याच्या स्थूल शरीराचा त्याच्या दृष्टीने निराश झालेला असतो मग तो योगी असेच म्हणतो की स्थूलदेह आहे कुठे त्याला सत्यता कसली आली आहे नाश व्हायचा तो कशाचा आणि कोठून जे मासे पारमार्थिक स्वरूप त्रिकाला बाधित आहे तेच कायम आहे फक्त अज्ञान होते तेवढेच काही ते, ते नष्ट झाले त्यावर श्रीराम म्हणाला ब्रम्हन योग्यांचा आधीभौतिक स्थूल देह नष्ट होऊन अतिवाहिक देह उत्पन्न होतो असे आपण म्हणता पण यावरच मी असे विचारतो की आधीभौतिक देहाचे रूपांतर होऊन त्या योग्याचा अतिवाहिक देह बनतो की अतिवाहिक देह म्हणून एखादा निराश देह असतो स्थूल देहाचेच अतिवाहिक देहात पर्यावसन होते असे आपले म्हणणे असेल तर ज्ञानाने योग्याचा स्थूल देहाचा निराश होतो या आपल्या विधानाला बाधा येऊ शकेल कारण आत्मज्ञानाने ज्याचा निराश झाला त्याचे फिरून अतिवाहिक देहात रूपांतर होणे सर्वथा अशक्य आहे आता अतिवाहिक म्हणून योग्याच्या ठिकाणी दुसरा देह आहे असे आपले म्हणणे असेल तर अवशिष्टा प्रारब्ध करता तो एक नवाच देह उत्पन्न होतो ठरू असेल मग तो एक दुसरा जन्मच आहे असे सिद्ध करून सिद्ध होऊन ज्ञानाने पुनर्जन्म टळतो या सिद्धांताला विरोध होऊ लागतो अशा तऱ्हेने माझे मन संशय समुद्रात दोलायमान होऊ लागले तेव्हा आहे प्रभो माझा संशय कृपा करून दूर करा तेव्हा वशिष्ठांनी सांगितले हे राघवा आम्ही तुला तरी वेळा या शंकेचा उलगडा करून सांगितला तरी तुझ्या मनात तीस शंका वा तोच संशय फिरून यावा हे आश्चर्य नवेका। का बारामा अतिवाहिक देह परमार्थता आहे आधीभौतिक देहाला मुळेच अस्तित्व नाही हा सिद्धांत आहे मी स्थूल देह आहे ही भावना अभ्यासाने चित्ता दृढ झाली म्हणजे चित्ताचे स्थूल देहाशी तादात्म्य होते परंतु उलट अभ्यासामुळे ही भावना नाहीशी झाली आणि स्थूल देहाचा पूर्णपणे निराश झाला म्हणजे नवीन उत्पन्न होणारं नव्हे तर अनादिसिद्ध असा अतिवाहिक देहच दशाचा तसा स्थित असतो स्वप्नात दिसलेले नगर स्थूल आणि दृढ आहे असे स्वप्न स्थितीत वाटते परंतु जागे झाल्यानंतर त्याचे गुरुत्व आणि काठिण्य नष्ट होते त्याचप्रमाणे आत्मज्ञानाची जागृती आली म्हणजे वजन आणि त्याचा कठीणपणा वगैरे मिठ्या कल्पना असताना जातात ज्ञानोदयाबरोबर देह कापसाप्रमाणे हलका होतो कारण स्थूल देह हा स्वप्नातील देह आहे असा योग्याला अनुभव आलेला असतो ज्याप्रमाणे स्वप्नातील देह स्वप्नस्थिती समतासार आत्मबोधाच्या जागृतीमुळे योग्याचा स्थूल देह अत्यंत हलका होऊन एखाद्या पक्षाप्रमाणे योगिक अतिवाहिक देहाकाशात संचार करण्याला समर्थ होतो अरे रामचंद्र अज्ञाजनांचा स्थूल देह हा तर अनेक दिवसांच्या वासनामुळे दृढ बनलेला असतो मग पण जीव जेव्हा असल्या स्थूल देहाला सोडून जातो तेव्हा त्या ते शवाला जाळून टाकण्यात येते आणि अशा प्रकारे स्थूल देहाचा नाश झाला तरी जीव आतिवाहिक देहानेच परलोकत जातो मग ज्या ज्ञानाचे चित्त प्रबोधाशयामुळे निर्वासन झालेले असते अविद्या सर्वस्वी नष्ट होऊन ज्यांचा स्थूल देह बाधित झाला आहे त्यांच्या ठिकाणी जिवंत असतानाच अतिवाहिक देहाची निर्मिती होईल यात काय नवर स्वप्नामध्ये मी स्थूल देह नाही तर माझा देह काल्पनिक का आहे अशी स्मृती उत्पन्न झाली की लगेच तो देह स्वतःच्या इच्छेने आकाशात संचार करायला समर्थ होतो आणि नेमकी ही स्थिती योग्यांच्या देहाची होती हे राघवा अरे रज्जूवर भासणाऱ्या भुजंगाप्रमाणे स्थूल देह ही केवळ भ्रांती आहे अर्थात हा देह नष्ट झाला तरी त्यात काय बिघडले किंवा उत्पन्न झाला वाटला तरी त्यामुळे वास्तविक काय उत्पन्न झाले तात्पर्य या देहा बद्दल हर्षविषाद मारने हा निव्वळ भ्रमिष्ठपणाच होय राम म्हणाला प्रभो आपले म्हणणे मला योग्य प्रकारे पटले पण मी आता असे विचारतो कि पद्मराजाच्या अंतपुरातील पूर्व लिलेच्या अंगी सत्य संकल्पच असल्यामुळे अंतपुरातील लोकांना आपण दिसावे असा संकल्प तिच्या मनात जर उत्पन्न झाला तर तो तसे तिला करता येणे शक्य होते हे तर निश्चित पण मग तसे झाल्यावर अंतपुरातील लोकांना त्या ठिकाणी दोन लीला दिसू लागतील आणि त्या दोन लिलांना पाहून तेथील लोकांच्या मनात कोणत्याने काय विचार उत्पन्न होतील ही दुसरी लीला कोण ही या ठिकाणी कशी आली असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन त्यांना मोठाच विस्मय वाटेल ना श्री श्री वशिष्ठाने म्हटले रामा ही लीला पद्मराजाची ही राणी अत्यंत दुखी झालेली आहे असे अंतपुरातील लोकांना वाटेल आणि ही पूर्व पूर्वलीला प्रबुद्धली म्हणजे तिची कोणी मैत्री नसून ती या ठिकाणी कुठून तरी दुसऱ्या ठिकाणाहून आलेली आहे असाच त्यांचा समज होईल तू म्हणतोस तशी ही दुसरी लीला कोण ही असली शंका त्या लोकांच्या डोक्यात निर्माणच होणार नाही कारण अविवेकी माणसे निसंशय पशु असतात जसे पदार्थ त्यांच्या दृष्टीस पडतात तदनुरूपच त्यांच्या मनात भावना निर्माण होतात अशा त्या पशूंच्या डोक्यात विचारशक्ती गोठून उत्पन्न होणार विचारांचे आणि त्यांचे नित्य वैरत असायचे एखाद्या बालकाने मातीचे ढेकोळ एखाद्या वृक्षार फेकले तर ते काही बाणाप्रमाणे वृक्षामध्ये शिरत नाही किंवा चिखलाच्या गोळ्याप्रमाणे वृक्षाला चिकटून बसत नाही तर वृक्षाला न लागता बाजूला जाऊन पडते त्याचप्रमाणे स्थूल देहाशी तादात्म्य वृत्तीने राहणारी मूळ माणसे विषय वासनेत गुरफटून गेलेली असतात आणि त्यामुळे सूक्ष्म विचार करण्याच्या बाबतीत अगदी कुछकामी बनलेली असतात परंतु ज्यांच्या ठिकाणी सारासार विचारशक्ती वास करत असते त्यांची स्थिती याच्या विरुद्ध असते स्वप्नातील देह हो जागृत होता क्षणी कुठे गेला ते जसे समजत नाही त्याप्रमाणे विचारी पुरुषांच्या ठिकाणी क्रमाक्रमाने स्वरूप जागृती उत्पन्न झाल्यामुळे स्थूल देहविषयक बुद्धी नष्ट होते अर्थात अशा माणसांच्या मनात स्थूल देहाच्या सत्यतेमुळे उदित होणारा संदेह उत्पन्न होणे शक्यच नाही श्रीरामाने पुन्हा विचारले भगवंत आपण आता स्वप्नांचा जर दृष्टांत दिलात त्यामुळे माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे एखाद्या मनुष्याला स्वप्नात एखादा पर्वत दिसला तर जागे झाल्यावर तो पर्वत जातोच कुठे माझ्या मनात जो संशय निर्माण झाला तो मी आपल्याला सांगितलाय तेव्हा आता आपण शरद ऋतूतील आकाशात निर्माण झालेले अभ्र असे वायू उडवून लावतो त्याप्रमाणे हा माझा संशय दूर करण्यासाठी बोध करा तेव्हा श्री ते वसिष्ठ म्हणाले हे रामा ऐक वायूचा स्पंद हा वायूमध्ये लीन होतो त्याप्रमाणे स्वप्न किंवा मनोराज्य यामधील पर्वतादि पदार्थ ज्या जीवसंविदेपासून उत्पन्न होतात तिच्यामध्येच ते लीन होऊन जातात ज्याप्रमाणे वायूचा स्पंद रहित वायू मध्ये जाऊन मिसळतो त्याचप्रमाणे जागृतीमधील किंवा स्वप्नामधील संविधेवर ज्या अज्ञानाचे आवरण पडलेले असते त्यापासून उत्पन्न होणाऱ्या कल्पना त्यातच जाऊन मिसळतात स्वप्नामध्ये जे जे पदार्थ भासमान होतात ते ते जीवसंविदेचा विलासच होत जीवसंविधेचे हे स्फुरण बंद पडले म्हणजे ती संविध आपल्या अज्ञानरूपी उपादनकारणात लीन होते ज्याप्रमाणे द्रवत्व आणि पाणी किंवा वायूचा स्पंद आणि वायू यांच्यामध्ये द्वैत मानता येत नाही त्याचप्रमाणे संविध आणि स्वप्नातील वस्तू यामध्ये भिन्नता आहे असे म्हणता येत नाही त्यामध्ये भिन्नता आहे असे वाटणे यालाच अज्ञान म्हणतात याला संस्कृती हे नाव दिले जाते आणि या संसाराची उत्पत्ती मिथ्या ज्ञानामुळेच होत असते घट निर्माण होण्याला कुंभाराचे चाक दंड वगैरे सहकारी कारणांची आवश्यकता असते परंतु स्वप्नातील पदार्थ उत्पन्न होण्याला कोणतीच सहकारी कारणे नसतात कारण सहकारी कारणांच्या अभावी जे कार्य उत्पन्न होते ते मिथ्या असते असा नियम आहे अर्थात स्वप्नातील संविध आणि स्वप्नामध्ये भासणारे पदार्थ यांच्यामध्ये जे द्वैत भासते तेही काल्पनिकच आहे असे योगानेच प्राप्त होते जी स्थिती स्वप्नाची ती जागृतीची स्वप्नामध्ये वास्तविक नगर नसताना भासते त्याप्रमाणे सृष्टीच्या आरंभकाळी जग वस्तुत नसताना भासमान होते स्वप्न हे व्यष्ठी जीवाच्या संविधेचे कार्य असते त्याचप्रमाणे जग हे समष्टी जीवाच्या म्हणजे हिरण्यगर्भाच्या संविधेचे कार्य आहे जीवाच्या स्वप्नातील पदार्थ त्याच्या संविधेहून भिन्न नसतात त्याप्रमाणे जग हे हिरण्यगर्भाच्या कल्पने व्यतिरिक्त नाही सारांश जग आणि स्वप्न या दोन्ही स्थितीमध्ये भासणारे पदार्थ सहकारी कारणांच्या अभावीच भासमान होतात जागृतीत अनुभवास येणारा प्रपंच सत्य आहे असे मानले तर हिरण्यगर्भाच्या संविदेचे कार्य असल्यामुळे तो चिद्रूप आहे असे ठरेल तसे झाले तर तो चैतन्याचा विषय होऊ शकणार नाही परंतु हे जग असा द्वैतरूपाने आपल्याला जगाचा नित्य अनुभव येत असतो यासाठी विषयरूपाने भासणारे जग सत्य असणे शक्य नाही पण अविद्योपाधिकयुक्त संविधेची व अज्ञानाची स्थिती मात्र अशी नाही अज्ञान हे स्वरूपाहून भिन्नपणाने कधीही अनुभवास येत नसल्यामुळे संविध नित्य सद्रुप आहे असेच म्हणाले ज्याप्रमाणे स्वप्नातून जागे होतात स्वप्नातील पर्वतादि पदार्थ शून्य होतात त्याप्रमाणे तत्व बोधामुळे जागृतीमधील स्थूल प्रपंच शून्य होऊन <coughs> शून्य होऊन जातो असा ज्ञात्यांचा अनुभव आहे अशा दृष्टीने पाहिले तरी जग भ्रमरूप आहे असे सिद्ध होते आता या ठिकाणी तू असेही कदाचित विचारशील की आधी भौतिक देह जर शून्य आहे म्हणतात तर शुक्राचार्य सूर्यमंडलात जात असल्याचे जवळच्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिले किंवा दधीची प्रभूतीच्या मृत शरीरांचे भोवताळच्या लोकांना दर्शन घडले अशा तऱ्हेची जी वर्णने आढळून येतात त्यांची वाट काय लावायची तर या संबंधात असे उत्तर देता येते की तत्वज्ञाचा देह अतिवाहिकच असतो आणि त्याचा स्थूल देह तत्व तत्वबोधामुळे बाधित झालेला असल्यामुळे तो लोकांना दिसणे शक्यच नसते परंतु सामान्य लोकांच्या मनावर स्वाभाविक अज्ञानाचा पगडा बसलेला असल्यामुळे अज्ञानाने कल्पित केलेल्या योग्याच्या देहाला आपण पाहत आहोत असा त्यांना फक्त भास होतो बा रामा द्वैतदृष्टी ही मिठ्या दृष्टी आहे कारण ती मोहापासून उत्पन्न झालेली असते स्वप्नातील पदार्थ सृष्टीप्रमाणे ती केवळ भ्रांती आहे सारंश, सर्व जीवांची शरीर ही वास्तविक अतिवाहिक असताना ती भ्रांतीमुळे आधीभूतिक असतात आणि मरण समये कर्मानुसार भासणारे देहादी मृगजाळाप्रमाणे वस्तुत मिथ्या असून बाहेर सत्य दिसतात आणि जगताचा हा जो भ्रम जीवानं होतो तोही त्यांच्या अज्ञानजनित वासनामुळेच होतो रामाला आणि सरस्वती देवी यांनी पद्मराजाच्या अंतपुरात प्रवेश केल्यानंतर मनाच्या स्पंदाचा निरोध करावा त्याप्रमाणे सरस्वती देवीने आपल्या संकल्प मात्राने विदरुत राजाच्या जीवाचा निरोध केला प्रबुद्धली म्हणाली देवी पद्मराजाचा देह शव होऊन या पुष्पराशीत ठेवला गेल्याला आणि मी समाधी स्थितीत लीन झाल्याला या पद्मसृष्टीतील किती काळ लोटून गेला ते मला सांग श्री सरस्वती देवी म्हणाले बाळे पद्मसृष्टीतील या अंतपुरात दुधा देह समाधीत लीन झाल्याला बरोबर एक महिना झाला या तुझ्या दोन दासी तुझ्या देहाचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या दक्षतेने बसून राहिल्या आहेत परंतु त्यांना यावेळी पहा कशी गाठ निद्रा लागलेली आहे बाळे इतर लोकांच्या अज्ञानामुळे भासमान होणाऱ्या तुझ्या स्थूर देहाचे काय झाले ते मी आता सांगते आहे ते ऐक समाधी स्थितीत प्रवेश केल्यानंतर 15 दिवसांनी तुझा देह हो, घामाने भिजून गेला आणि प्राणनिरोधामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन तुझ्या शरीरावर धुरकटपणा दिसू लागला पुढे क्रमाक्रमाने देह अगदी निर्जीव होऊन वृक्षावरील सुकलेल्या पानाप्रमाणे जमीन एर पडला नंतर तो एखाद्या लाकडाच्या भिंतीप्रमाणे जड आणि बर्फाप्रमाणे थंडगार पडला पुढे त्या ठिकाणी पद्मराजाचे मंत्री आले आणि तू मृत झालेली आहेस तुझा देह कुजून जाण्याच्या अवस्थेपर्यंत आला आहे असा विचार करून शेवटी त्यांनी निर्णय केला तुझे प्रेत त्यांनी राजमंदिरातून बाहेर काढले आणि चंदनाच्या काष्ठाने बनवलेल्या चितेवर ते प्रेत ठेवले मग त्या प्रेतावर पुष्कर तूप ओतले आणि नंतर तुझे ते प्रेत दहन केले पुढे आमची राणी मरण पावली अशा शब्दात आणि समजुतीत तुझ्या सर्व दासी रडून रडून आकांत केला त्यानंतर तुझ्या आपण तुझ्या नावाने रीतीप्रमाणे औरध क्रिया केल्या आता तू या ठिकाणी सशरीर आली आहेस असे पाहताच आमची लिला राणी परलोकातून आली आहे असे वाटून सर्व लोक आश्चर्यचकित होऊन जातील बाळे तुझे शरीर आता आतिवाहिक अर्थात अत्यंत पवित्र झालेले आणि आपल्या सत्यसंकल्पामुळे तू जेव्हा हो त्यांना दर्शन देशील तेव्हा तुझ्या दिव्य शरीराकडे पाहून त्यांना विशेष कौतुक वाटेल पूर्वीच्या वासनेप्रमाणे तुझे हे अतिवाहिक शरीर पूर्वीच्या स्थूल देहाप्रमाणे दिसेल कारण जो तो आपापल्या वासनेप्रमाणे सर्व काही पाहत असतो याला उत्तम दृष्टांत द्यायचा म्हंटल म्हणजे लहान मुलाला दिसणाऱ्या वेताळाचाच होय आता या ठिकाणी तुला कदाचित अशी शंका येईल की जर वासनेप्रमाणे देह प्राप्ती होत असते तर पद्मर, पद्मराजाप्रमाणे मलाही तो पूर्वीचाच देह का प्राप्त होऊ नये तर त्याचे स्पष्टीकरण असे की तू आता अतिवाहिक देहा संपन्न झालेली आहेस तुझ्या चित्तात तत्वज्ञान बांधलेले असून तुझे चित्त चिन्मय झाले आहे आपल्या भौतिक देहाचे तुला विस्मरण झाले आहे तरी सुद्धा त्या देहा संबंधीची तुझी वासना अद्याप नामशेष झालेली नसल्यामुळे तुझा देह पूर्वीच्या देहाप्रमाणे लोकांना दिसावा यात काहीच आश्चर्य नाही लिहिले अगं शरद ऋतूतील आकाशात मेघ दिसत असला तरी तो नामशेषच असतो त्याप्रमाणे आधीभौतिक देह लोकांना दिसत असला तरी शांत होतो म्हणजे स्थूल देहा संबंधाची त्याची वासना अजिबात नष्ट होऊन गेलेली असल्यामुळे त्याच्या ज्ञानदृष्टीने तो नसतोच ज्याप्रमाणे तारुण्यामध्ये गर्भावस्थेतील यातनांचे पूर्णपणे विस्मरण होत असते त्याप्रमाणे अतिवाहिक अभ्यासाने दृढ झाला म्हणजे आदिभवतिक देहाचे अजिबात विस्मरण होते नंतर तो देह जलरहित मेघ किंवा गंधरहित पुष्प यांच्या प्रमाणे निरर्थक होतो लिले येथून निघाल्यापासून आज एकतीसाव्या दिवशी प्रभात काळी आपण पुन्हा या ठिकाणी आलो आहोत या तुझ्या दोन्ही दासींवर मायेचे आवरण घालून मी त्यांना निद्रावश करून टाकले तेव्हा चल आपल्या सत्यसंकल्पाने आपण लिहिलेला ले दर्शन देऊ आणि तिच्याबरोबर भाषणही करू नंतर श्री वसिष्ठांनी म्हटले तर अशा रीतीने लीला आणि सरस्वती देवी यांचा संवाद झाल्यानंतर आम्ही दोही जणी विद्रूथ लिलेच्या दृष्टीस पडावे असा ज्ञप्ती देवीने संकल्प करता क्षणी त्या दोही देवी अंतपुरात साकार होऊन दिसू लागल्या त्या देवींचा अंतपुरात जिकडे तिकडे पुंज प्रकाश दिसू लागल्यामुळे विदुरथरीला चकित होऊन आजूबाजूला पाहू लागली तेव्हा आपले अंतःपूर जणू चंद्रबिंबातून कोरले गेले आहे सुवर्ण रसाने धुतले गेले आहे अग्निच्या ज्वाला दरवरूप होऊन आणि थंडगार बनून त्यांचेच तेज जणू काही सर्व भिंतीवर फाकले गेले आहे असा तिला भास इतक्यात लीला आणि सरस्वती देवी या आपल्या पुढे साक्षात उभ्या असल्याचे तिच्या दृष्टीस पडले त्या देवीना पाहताच ती मोठ्या आदराने त्यांच्या जवळ गेली आणि तिने आपले मस्तक त्यांच्या चरणावर ठेवले नंतर प्रसन्न चित्ताने ती त्यांना म्हणाली हे देवीनो माझ्या कल्याणासाठीच या ठिकाणी येऊन तुम्ही मला दर्शन दिले आहे तुमचा जय जयकार असो मी तुमचे दासी असून तुमच्या पूर्वी या ठिकाणी येऊन पोहोचले आहे ये अशा प्रकारचे भाषण केल्यानंतर त्या दोही लीला आणि नप्ती देवी अशा तीही एका आसनावर बसल्या त्यावेळी त्या, त्या योवन संपन्न तीन स्त्रिया मेरूच्या शिखरावरील शोभू लागल्या मग श्री सरस्वती देवी म्हणाले वत् तू या ठिकाणी कशी आलीस बरे वाटेत तुझ्या काय काय दृष्टीस पडले सर्व मला सांग त्यावर विदुर्थ लीला सांगू लागली देवी विदुरथ राजाच्या मंदिरात असताना माझ्या पतीवरील तो भयंकर प्रसंग पाहून द्वितीयची चंद्रकला कल्पांत काळाच्या ज्वालेने दर्ध व्हावी त्याप्रमाणे होऊन झाले त्या मूर्छित अवस्थेत माझे डोळे मिटले गेल्यामुळे पुढे काय प्रकार घडला त्याचे मला मुळेच भान राहिले नाही थोड्या वेळाने ती मरण मोर्छा नाहीशी झाल्यानंतर मी पाहू लागले तो वासनापरिकल्पित परंतु पूर्वीच्या देहासारख्या देहात उडाले आहे असे मला आढळून आले भूताकाशात प्रवेश केल्यानंतर वायूच्या झुळके बरोबर गंधलेखा वाहू लागते वाहू लागते त्याप्रमाणे प्र, त्या मी प्राणवायुरूपी रथावर आरूढ होऊन या ठिकाणी आले या ठिकाणी येताच हे गृह माझ्या पतीने अलंकृत झाले आहे या एकांत स्थानी जिकड़े तिकड़े दिव्यांचा प्रकाश आणि या मौल्यवान शयनगृहात माझा पती विदरथ राजा पुष्पवनात वास करणाऱ्या वसंताप्रमाण या सुंदर पुष्पशय्यवर खुशाल विश्रांती घेत आह असून आल माझी स्वाभाविकपणत अशी कल्पना झाली की सिंधूराजाबरोबर घनघोर संग्राम करून आल्यामुळे हा माझा पती अत्यंत श्रांत झालिला असून म्हणूनच या पुष्पशयीवर गाढ झोपी घाला आहा तेव्हा याची झोप मोड करणे योग्य नव्हे असा विचार करून मी त्याला जागी केले नाही आता मी याच्या शेजारी देवी या ठिकाणी कारण देवी तू माझ्यावर अनुग्रह करणारी आहेस तेव्हा श्री सरस्वती देवी म्हणाले हंसाप्रमाणे मनोहर गतीने आणि रमणीय नेत्राने युक्त असलेल्या हे लिलानं चला आपण या राजाला सजीव करून त्याला पुष्पशयवरून उठवू मग श्री वसिष्ठ रामाले नंतर बरे रामा, कमलीने आपल्या सुगंध मुक्त करते त्याप्रमाणे सरस्वती देवीने त्या राजाचा निरोध केलेला जीव सोडून दिला तो विदूत राजाचा जीव वायूप्रमाणे अदृश्य असूनही रागादी वासनारुपी पल्लवानी युक्त असल्यामुळे जणू लतेप्रमाणे दिसत होता सरस्वती देवीने सोडलेला तो जीव त्या राजाच्या नाकापाशी पोहचला आणि वेळूच्या छिद्रात वायू प्रवेश करतो हो त्याप्रमाणे तो प्राणवायुरूपी जीव राजाच्या नागपुड्यातून आत शिजला समुद्राच्या पोटात अनंतरत्ने भरलेली असतात त्याप्रमाणे त्या, त्या जीवामध्ये शेकडो वासना दडून बसलेले होते शरीरात जीवाचा प्रवेश होताच वृष्टीच्या प्रतिबंधामुळे शुष्क झालेले कमल वृष्टी होतात जसे टवटवी दिसू लागते त्याप्रमाणे राजाचे मुख सतेज दिसू लागले वसंत ऋतूमध्ये अरण्यातील सर्व लथा रसयुक्त होतात त्याप्रमाणे त्याच्या सर्व अवयवांमध्ये हळूहळू रसांचा संचार झाला जसा पौर्णिमेच्या रात्री नक्षत्राधिपती चंद्र हा रमणीय दिसतो त्याप्रमाणे तो राजाही रमणीय दिसू लागला आपल्या मनोहर मुख मुखचंद्राचे किरण पसरून तो सर्व भुवनाला जणू सुशोभित करतो आहे असा भास होऊ लागला ज्याप्रमाणे वसंत ऋतूमधील वायू वृक्षांची कोळी पाने हलवितो त्याप्रमाणे रसयुक्त मृदू आणि सुवर्णाप्रमाणे रमणीय असे आपले अवयव तो राजा हलवू लागला त्याने आपले तेजस्वी डोळे उघडले आणि चंद्रसूर्याप्रमाणे ते भुवनाला शोभा देऊ लागले नंतर निझलेल्या विंध्य पर्वताने उठावे त्याप्रमाणे तो राजा आपल्या पुष्पशयेवर उठून बसला पुष्पशयेवर बसल्याबरोबर आपल्या गंभीर आवाजात त्याने कोण आहे तिकडे असे शब्द उच्चारले लगेच त्या दोघी लीला त्याच्या जाऊन उभ्या राहिल्या आणि हात जोडून नम्रपणे म्हणाल्या महाराज आपली काय आज्ञा आहे हे विनयाने उच्चारलेले शब्द ऐकताच तो राजा पाहू लागला तेव्हा त्याला आपल्यापुढे दोन लीला उभ्या राहिलेल्या आहेत असे दिसले त्या दोघींचा आकार आचार रूप स्थिती भाषणाची पद्धती वृत्ती वगैरे सर्व काही अगदी हुबेहुबय असे त्याच्या लक्षात आले तेव्हा तू कोण आणि ही स्त्री कोण असा त्या ते राजाने त्यांना प्रश्न केला त्यार प्रबुद्ध लीला म्हणाली महाराज आपल्या प्रश्नाचे उत्तर जे मी देते आहे ते ऐका माझे नाव लीला असून मी आपली पत्नी आहे वाणी आणि अर्थ यांचा ज्याप्रमाणे नित्यर संबंध असतो आपली सहधर्मचारणी है ही जी दुसरी लीला अपने पुढ़ दिस प्रतिबिंबभ भूत लीला उपभोगा करता मी मये ने उत्पन्न अपने उशापाशीला सुवर्णासना त्रैलोक्या जननी सरस्वती देवी बसली उतान महत्वपुण ती याठिका साक्षात प्राप्त महाराज या देवीचे आमच्यावर किती उपकार झाले आहेत म्हणून सांगू हिच्याच कृपा प्रसादाने आम्हा दोघिंना परलोकातून या ठिकाणी आणले आहे श्री वशिष्ठपुढे सांगत होते आपल्या पत्नीच्या तोंडचे हे शब्द ऐकताच त्या राजाला परमहर्ष झाला त्याने आपल्या गळ्यातील हार अंगावरील वस्त्रे आणि वगैरे सावरली आणि पुष्पशयेवरून उठून सरस्वती देवीला साष्टांग नमस्कार केला नंतर तो राजा सरस्वती देवीला म्हणाला हे देवी तू सर्व लोकांचे कल्याण करणारी आहेस यासाठी माझा तुला नमस्कार असो मला पारमार्थिक बुद्धी दीर्घ आयुष्य आणि अपार संपत्ती यांची प्राप्ती करून दे याप्रमाणे राजाच्या मुखातून शब्द निघत असतानाच सरस्वती देवी बोलायला आरंभ केला श्री सरस्वती देवी म्हणाली प्रिय पुत्रा तू मागतोस त्याप्रमाणे सर्व तऱ्हेची पारमार्थिक संपत्ती तुला प्राप्त होईल सर्व प्रकारच्या आपत्ती आणि दुष्कृत बुद्धी नष्ट होऊन तुझा निरंतर अभ्युदय होईल आणि तुला अनंत सुखाची प्राप्ती होईल तुझ्या राज्यातील जनता चिरकाळ सुखाने वास करेल तसेच तुझ्या अगणित संपत्तीला कधी खळ पडणार नाही इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग अठ्ठावन <coughs> सर्ग एकोणसाठ श्री वसिष्ठ म्हणाले राघवा देवी एकदम प्रभात का झाल्यामुळे कमलापूर पद्मराजाच्या नगरातील सर्व लोक जागे झाले आपला पती पुन्हा जिवंत झालेला पाहून लिहिलेला परमानंद झाला मोठ्या आनंदाने ती प्रबुद्ध लिलेला आणि आपल्या पतीला वारंवार आलिंगन देऊ लागले राजा जिवंत झाल्याची बातमी नगरात पसरताच जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला राजधानीतील पौरजनाने आनंद व्यक्त करण्यासाठी नृत्य गायन वाद्य यांचे एकच गर्दी उडवून दिली राजमंदिरात आणि राजधानी राजा करण्यात येऊ लागला पुण्याचनाचा मंगल कारक घोष सर्व दिशांना दुमदुमून राहिला ज्यांची मुख्य आनंदाने प्रफुल्लित झाली आहेत असे पौरजनांचे आणि राजे लोकांचे थवेच्या थवे राज पटांगणात जमा होऊ लागले आणि त्यांच्या जयघोषांची एकच गर्दी उसळली आकाशातून सिद्ध विद्याधर यांनी चोहोकून पुष्पवृष्टी करण्याला सुरुवात केली नगरात मृदंग चौघडे शिंगे करणे शंख दुंदुभी वगैरे वाद्यांचे एकसारखे ध्वनी ऐकू येत होते शेकडो लोक आपले हात उंच उभारून आनंदाने जयघोष करत चालले होते नगरातील स्त्रिया राजवाड्याच्या अंगणात आनंदाने नृत्य करू लागल्या होत्या हजारो पौरजनाने मोठमोठे नजराणे आणले असून राजमंदिरात त्यांची खेचाखेच झाली होती त्या गर्दीत कित्येक नजराणे खाली गळून पडत होते शेकडो लोक पुष्पांचे हार घेऊन राजमंदिरातून संचार करीत असल्यामुळे त्याला अपूर्व शोभा प्राप्त झाली होती मंत्री सामंतराजे आणि नागरिक यांनी राजमंदिरात फुले लाह्या मोते वगैरे उधळण्याला सुरुवात केली असून त्यांचा जमिनीवर पडलेला खच रेशमी वस्त्राप्रमाणे रमणीय दिसत होता राजमंदिरात कलावंतिणीचे ताफे नृत्य करीत असून त्यांच्या आरक्त हस्तांचे हावभाव चालले नसल्यामुळे आकाश पद्मान युक्त असलेल्या सरोवराप्रमाणे दिसत होते गायन करणाऱ्या तरुण स्त्रिया गाताना माना हलवीत होत्या आणि त्यावेळी त्यांच्या कानातील कुंडली एकसारखी हलत होती नृत्य करणाऱ्या स्त्रियांच्या पायाखाली फुले तोडली जात असून त्यांचा चिखल बदला होता नृत्य करणाऱ्या स्त्रिया हावभाव करताना आपल्या वस्त्रांचे पदर उरवीत होत्या तेव्हा ते शरद ऋतूतील आकाशामधील अशी वार्ता राज्यात सर्व लोकांकडून त्यांची स्तुती स्त्रोत्रे गायली जाऊ लागली हा वृत्तांत राजाच्या कानी पडला नंतर चारी समुद्राचे पाणी राजाच्या स्नाना करता आणण्यात आले त्या पाण्याने पद्मराजाने स्नान केले नंतर अनंत प्रयत्न करता करता इंद्रपदावर आरूढ होण्याला इंद्राला देव राज्याभिषेक करतात त्याप्रमाणे राजधानीतील ब्राह्मण राजाचे प्रधान त्याचे मांडलिक राजे यांनी पद्मराजाला पुन्हा अभिषेक केला त्या दोघे लिला आणि पद्मराजा अशी तिघे जीवनमुक्ती सुखाचा अनुभव घेत आणि आपल्या पूर्व कथा एकमेकांना सांगत आनंदाने कालक्रमणा करू लागली श्री सरस्वती देवीच्या प्रसादाने आणि पद्मराजाच्या पौरुष प्रयत्नामुळे नवजीवन राज्य आणि आत्मज्ञान या त्रिभुवनातील सर्वोत्कृष्ट वस्तूंचा त्याला लाभ घडला पुढे दोही लिलांसह हो त्या ज्ञानसंपन्न पद्मराजाने ऐंशी वर्षे राज्यसुखाचा निर्वेधपणाने उपभोग घेतला त्याच्या राज्यातील प्रजाजनांची एकसारखी भरभराट होत असल्यामुळे त्यावरून त्याची राज्यपद्धती निर्दोष होती हे दिसून आले त्याच्या राज्यातील विधवजन शास्त्रानुसार वर्तन करत असल्यामुळे त्याच्या राज्याला अपूर्व शोभा प्राप्त झाली होती त्याची राज्य मर्यादा सर्व हितकारक हित आणि संतोषदायक झाली होती अशा रीतीने सर्वांना आनंद देत त्याने आपल्या स्वतःच्या राज्याचा उपभोग घेतला आणि अखेर लीला आणि पद्मराजा अशी दोघेही विदेहमुक्त स्थितीला जाऊन पोहोचली इतिश्री वाशिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकुणसठ